स्कंद आठवा अध्याय पंधरावा सूर्याच्या गतींविषयी माहिती श्री नारायण मुनी नारदाला म्हणाले हे नारदा हे सुपुत्रा आता मी तुला सूर्याच्या सर्व गतींचे गमनासंबंधी माहिती सांगतो शीघ्र मंद अशा प्रकारच्या गतीमुळे सूर्याचे गमन तीन प्रकारात होते हे देवोत्तमा सर्व ग्रहांची स्थानंही तीनच आहेत जारद हे मधले स्थान असून वरच्या स्थानास ऐरावत स्थान असे म्हणतात दक्षिणेकडे जे स्थान आहे त्याला वैश्वानर स्थान या नावाने संबोधतात असे तत्ववेत्यांनी सांगितले आहे अश्विनी भरणी कृत्तिका, रोहिणी यांना नागविथी असे म्हणण्याचा प्रघात आहे तसेच रोहिणी मृग आणि आरुद्रा यांचे नाव गजविथी असे आहे पुढे पुनर्वसु पुष्य आणि आश्लेषा यांना ऐरावती विथी असे म्हणतात या तिन्ही विथी उत्तर आहेत म्हणजे वरच्या स्थानातील आहेत त्याचप्रमाणे मघा आणि दोन फाल्गुनी ही आरषेभी विथी होय असे सर्व पंडित मानतात हस्त चित्रा आणि स्वाती यांना गोपी विथी असे म्हटले आहे ज्येष्ठा विशाखा अनुराधा या तीन नक्षत्राना जारद गवी विथी असे नाव दिलेले आहे या तीन विथी मध्यम विथी म्हणून ओळखल्या जातात मूळ पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा यांना अजविथी या नावाने संबोधतात त्याचप्रमाणे श्रवण धनिष्ठा आणि शतशक यांना मार्गी विथी म्हटले जाते पूर्वा उत्तरा उत्तराभाद्रपदा रेवती यांना वैश्वानरी विधी म्हणतात या तीन विथी म्हणजेच दक्षिण मार्ग होय उत्तरायणात जीवांच्या आसामध्ये बांधून वायूच्या योगाने घट्ट केलेले पाश म्हणजे घट्ट दोरे ओढणे याचाच अर्थ वर चढणे होय असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी आतील मंडळातून रथाची गती होऊ लागल्यामुळे ती मंद होत जाते आणि हे नरदा दिवस मोठा होऊन रात्र लहान होत जाते ह्याला क्रम असे म्हणतात त्यानंतर दक्षिणायनाशी संबंध असलेले दोरे ओढले असता त्याचे अवरोहण होते म्हणजे तो उतरत असतो त्याचवेळी त्याचा बाहेरच्या मंडळात प्रवेश होतो रथाची गती शीघ्र होते आणि असे झाल्यामुळे दिवस ओघाओघाने लहान होतो आणि रात्र प्रतिदिनी मोठी होत जाते असे पंडित आणि शास्त्री सांगत आले आहेत फक्त विषुवृत्तातील पाश सारखे असल्याने विषुवृत्ताच्या भागात सूर्याच्या गती होत असतात सूर्याचा मध्यमंडळात प्रवेश होतो त्यावेळी दिवस आणि रात्र यांचे प्रमाण सारखे होते ज्यावेळी ध्रुव पाश धरून त्यांना ओढतो त्यावेळी सूर्याचे भ्रमण आतून होत लागते आणि त्याची मंडळे होत असतात पण जेव्हा ध्रुव किरण रूपी जुवांच्या साह्याने त्यांना सैल सोडतो पूर्ववत सूर्य बाहेरून फिरू लागतो आणि त्याची मंडळे बाहेरून होत राहतात असे ते गमनाचे प्रकार आहेत त्या मेरू पर्वतावर पूर्व भागामध्ये देवींची सुंदर राजधानी इंद्रपुरी वसलेली आहे मेरूच्या दक्षिणायनात मेरूच्या दक्षिण भागात यमाची नगरी असून या यमपुरीस संयमिनी असे म्हणतात तसेच मेरू पर्वताच्या पश्चिम प्रदेशात वरुण देवाची महानगरी आहे तिला निमलोचन या नावाने संबोधले आहे मेरूच्या उत्तर भागामध्ये विभावरिया नावाची प्रसिद्ध नगरी आहे ती सोमाची नगरी आहे इंद्राच्या इंद्रपुरीमध्ये सूर्याचा उदय होतो असे महापंडित सांगत त्याच वेळी संयमनी नगरीमध्ये मध्यान म्हणजे दुपारची वेळ झालेली असते तर त्याच वेळी इकडे निमलोचनीमध्ये सूर्यास्त होतो आणि पूज्य असलेली सुरू होते हे मुने भूतांच्या प्रवृत्तींना सर्वच दृष्टीने कारण असलेली अशी ती सूर्याची मेरूच्या सर्व दिशांना होत असलेली गमने मी तुला सांगितली मेरू पर्वतावरील सर्व लोकांना सूर्य बहुदा मध्यवर्ती दिसतो कारण तो नक्षत्रांच्या समोर असल्याने जरी डावीकडे टाकून जात असला तरीही प्रवाहात उजवी घालतो सूर्याचा उदय आणि अस्त यामध्ये जो काल असतो तो संपूर्ण त्याच वेळी सर्वांच्या सम्मुख असतो म्हणून हे देवर्षी त्याचप्रमाणे सर्व दिशा आणि उपनिषदे यामध्ये ज्यांना ज्यावेळी आणि ज्या ठिकाणी सूर्य दिसतो तोच त्यांचा उदय होय आणि ज्या ठिकाणी सूर्य दिसेनासा होतो तो त्यांचा अस्त होय सूर्य हा नित्य असून वस्तुता त्याला उदय अस्त नाहीतच पण सर्व प्राण्यांना जेव्हा त्याचे दर्शन होते तेव्हा ते त्याला ते ते उदय म्हणतात आणि जेव्हा सूर्य सर्व प्राणीमात्रांच्या दृष्टीच्या टप्प्याबलीकडे जातो तेव्हा अस्त समजतात पण जेव्हा हा सूर्य शुक्रादिकांच्या नगरीत असतो त्यावेळी इंद्रपूर यमपूर सौम्यपूर ही तीन नगरे आणि ईशान्य आणि वन्ही या कोणांना तो स्पर्श करतो तसेच तो वन्हीचे जे विकर्णा नगर आहे त्या नगरात जेव्हा असतो तेव्हा तो वन्ही, निरवृत्ती आणि ईशान्य ह्या दोन कोणांना आणि इंद्र आणि यम यांच्याही नगरांना स्पर्श करतो ही, ही सर्व द्वीपे आणि वर्षे यांच्या उत्तर दिशेला मेरू पर्वत आहे ज्यांना तेथे सूर्य दिसतो त्या दिशांनाच ते पूर्व म्हणून संबोधतात पूर्वेच्या डाव्या बाजूला मेरू असतो हे निश्चयाने समजावे जेव्हा सूर्य इंद्राच्या नगरापासून निघतो आणि पंधरा घटकानंतर तो याम्य दिशेस येऊन पोहोचतो त्यावेळी सदतीस लक्ष आणि पंचाहत्तर योजने इतके अंतर त्या सूर्याने पूर्ण केले असे जाणकार नित्य सांगत तो सहस्रांश प्रमाणात अंतर चालतो याचा अर्थच असा की तो कालाचा मार्ग दाखवतो यानंतर सूर्य वरुणपुरात येतो आणि त्यातून पुढे सौम्यपुरात आणि ऐंद्रपुरात जातो थोडक्यात असे आहे की हा सूर्य म्हणजे एक श्रेष्ठ कालचक्रच आहे तो आपल्या भ्रमणाने कालाचे दिग्दर्शन करतो आणि त्याची जाणीव व्हावी म्हणून आकाशात भ्रमण करतो सूर्याप्रमाणे इतरही आणखी चंद्र वगैरे दुसरे ग्रह अवकाशात फिरत असतात ते सर्व ग्रह विशिष्ट नक्षत्रांसह आकाशात भ्रमण करीत असतात हे ग्रह आणि नक्षत्रे आकाशात उदय पावतात आणि आसताच जातात सूर्याचा हा वेगवान रथ एक मुहूर्तामध्ये चौतीस लक्ष आठशे योजने चालतो सूर्य हा देव तीन वेदांनी युक्त आहे हा किरणानी युक्त असा रवी प्रवाह नावाच्या वायूमुळे नेहमी कालचक्रातून फिरत चारी दिशांना आणि त्यातील सर्व नगरींना प्रदक्षिणा करतो त्याच्या रथाला एक चाक आहे त्याला बारा आरा आहेत हे चाक तीन नाभिनीयुक्त आहे त्याला सहा धावा आहेत साराऊं हा रथ आहे, त्याचा आस प्रचंड असून मेरूच्या शीर्ष भागावर असलेल्या मानसुत्तर पर्वतावर आहे ज्या ठिकाणी दोन भाग केलेले आहेत तेथेच ह्या रथाचे चक्र अडकवलेले आहे तेल्याचा घाणा जसा दिसतो तसा याचा आकार आहे म्हणून घाण्याचा बैल फिरत राहतो तसा हा मानसोत्तर नावाच्या पर्वतावर चहूकडे फिरत असतो त्या चक्राच्या भागात जो घट्ट बसवलेला आस आहे त्याची लांबी एक कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार योजने आहे म्हणजे मानसोत्तरा एवढी आहे त्याचा दुसरा आस ध्रुवामध्ये अडकवलेला आहे त्याची लांबी एकोणचाळीस लक्ष सदतीस हजार आहे हा इतक्या लांबीचा आस ध्रुवामध्ये घट्ट बसवलेला असून घाण्याच्या आसाप्रमाणे वायूपाशाने घट्ट बांधून ठेवला आहे जगाचा स्वामी जो सूर्य आहे त्याच्या रथाचा भाग 36 लक्ष योजने लांब आहे ही सर्व मोजमापे तुरेच आहेत तेवढ्याच लांबीचे आहे या सुंदर जुवांना सूर्याच्या पुत्राने सात शुभ आणि छंदोमय अश्व जोडलेले आहेत ते सर्व लोककल्याणासाठी सूर्याचा रथ ओढत असतात अरुण नावाचा एक सारथी सूर्याच्या पुढे बसलेला असतो त्याचे नेहमी पश्चिमेला असते सूर्याने आपल्या सारथ्यासाठी महापराक्रमी गरुडाचा ज्येष्ठ बंधू अरुण याची योजना केली आहे त्याचप्रमाणे जे आकारमानाने फक्त अंगठ्याच्या एका पेऱ्या एवढ्या आहेत अशी सर्वत्र प्रसिद्धी असलेले असे साठ हजार वाल्खिल्य वाल ऋषी अत्यंत सुंदर वेदमंत्रांच्या योगाने सूर्याच्या पुढे उभे राहून त्याची स्तुती करीत असतात त्याचप्रमाणे त्या दैदिप्यमान परमेश्वराची त्या भगवान सूर्याची त्याचप्रमाणे त्या दैदिप्रमाण परमेश्वराची त्या भगवान सूर्याची ऋषी गंधर्व अप्सरा सूर्य ग्रामणी यातुधान आणि देव हे इतरही सर्वजण प्रत्येक महिन्यात क्रमाक्रमाने सात जोड्यांसह उपासना करतात तो सर्व विश्व व्यापून राहणारा देवाधिदेव भगवान सूर्यनारायण सतत वेगाने भ्रमण करीत असतो तो एका क्षणात नऊ कोटी दीड लक्ष दोन हजार इतकी योजने अंतर फिरतो तो, तो सूर्यदेव दोन कोसा कोसांतके भूमंडल व्यापून टाकतो हे नारदा अशा प्रकारे सूर्य आणि त्याचे भ्रमण दिशा इत्यादींविषयी मी तुला विस्ताराने सांगितले अध्याय पंधरावा समाप्त